ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी सातवा छकडा मोडणी आणि त्रणावर्त उद्धार राजाने म्हटले गुरुवर्य सर्व शक्तिमान भगवान श्रीहरिनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लिला केल्या ज्यांचे श्रवण केल्याने प्रेमवार्ती आणि विषयांची आशा नाहीशी होती मनुष्याची अंतकरण तत्काळ शुद्ध होते भगवंताविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जगती त्या मनोहर लिलांची आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करावे भगवान मनुष्य लोकी प्रकट होऊन मनुष्य स्वभावाची अनुकरण करीत ज्या बाल लिला केल्या त्याही अद्भूत असतील तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात शुभ म्हणाला एकदा भगवान श्रीकृष्णांचा कूस बदलण्याचा अभिषेक उत्सव साजरा केला जात होता त्याच दिवशी त्यांचे जन्म नक्षत्रही होते त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झाली होती गाणे बजावणे चालले होते ब्राह्मणांचा मंत्रघोष चालू होता क्या यशोदी ने मुला अभिषेक किया नंद आनी ने ब्राह्मणा सन्म्न कियाष्पमाला गाई इत्यादि प्रिय वस्तु देव उत्तम प्रकार पोषण के लिए मंगलस्थान घोली नडकोप आहुन तिनेारनी अंथुर थोड़ा वेड़ जाग तो स्तनपान करना रडू लगला क्या यशोदा उत्सवास आोप गोपीं स्वागत करना गुंतली होती त्यामुळे तिला त्याचे रडणी ऐकू आले नाही तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय झटकू लागला बाळ श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवले होते त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटताच तो छकडा उलटला त्याच्यावर दूध दही वगैरे पदार्थ काशाची ठेवलेली भांडी होती ती इकडे तिकडे विखरून पडली तसेच त्या छकड्याची चाकी कणा आणि जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडली उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया यशोदा रोहिणी आणि नंद वगैरे गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेली हे म्हणू लागली अरे हा चकडा आपोआप कसा काय उलटला बोला त्यांना याचे कोणतेच कारण कळले नाही तेव्हा तिथे असलेली मुले गोप गोपीना म्हणाली या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटविला यात शंका नाही परंतु त्या गोपानी ती पोरांची बडबड मानून त्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीत नव्हता हा ग्रहांचा खोप आहे असे यशोदेला वाटले तिने रडणाऱ्या लाडक्याला मांडीवर घेऊन ब्राह्मणाकडून वेद मंत्राने शांतीपाठे गोपांनी छकडा पुन्हा ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे ब्राह्मणाने हवन केली आणि दर्भ आणि पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली असो या असत्य दंभ ईर्षा हिंसा आणि अभिमान हे काहीच नसलेल्या सत्यशील ब्राह्मणाचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत असा विचार करून नंदानी मुलाला उचलून घेतली आणि श्रेष्ठ ब्राह्मणाकडून सामवेद ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या मंत्रांच्याद्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधीनीयुक्त पाण्याने त्याला स्नान घालून पुण्याह वाचन करवले आणि हवन करून ब्राह्मणांना पंचपक्वानाचे भोजन घातले तेव्हा कुठे नंदाचे समाधान झाले नंतर त्यांनी मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्वगुणसंपन्न वस्त्रे पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवलेल्या गायी दान दिल्या तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले जे वेदव्यक्ती आणि सदाचारी ब्राह्मण असतात त्यांचे आशीर्वाद कधी निष्फळ होत नाहीत ही गोष्ट स्पष्टच आहे एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याची लाड करीत होती त्यावेळी एकदम मोठ्या शिलाखंडाप्रमाणे तो जड वाटू लागला त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णाला जमिनीवर बसवले याचे तिलाही आश्चर्य वाटले यानंतर तिने भगवंताचे स्मरण केले आणि ती घरकामाला लागली प्रणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला त्याने धुळीने सगळे गोकुळ झाकळून टाकले त्यामुळे लोकांची रोळी धुळीने भरून त्याला काहीही दिशेनाशे झाले त्याने प्रचंड आवाजाने दहा दिशांचा थरकाप उडवला संपूर्ण गोकुळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकळून गेली होती यशोदिनी मुलाला जिथे ठेवले होते तिथे जाऊन पाहिले तर तो तिथे नव्हता त्रणावर्ताने उडवलेल्या धुळीने सर्वजण इतके त्रस्त झाले की दुसऱ्याला तर सोडाच पण स्वतःलाही पाहू शकत नव्हते ते जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही हे पाहून यशोदेला अत्यंत शोक झाला पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकुळ झाली आणि वासरू मेल्यावर गायीची जी अवस्था होती तशी तिची दशा झाली आणि ती जमिनीवर कोसळली तुफान शांत झाल्यावर धूळ कमी झाली तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत तिथे आल्या नंद नंद न दिसल्याने त्या अत्यंत शोकाकुल झाल्या व त्यांच्या डोळ्यातून असूदारा वाहू लागल्या त्याही रडू लागल्या इकडे त्रणावर ववटणी रूपानी जेव श्रीकृष्णाला आकाशन घेवन प्रचंड वजन त्याला सहन न त्याचा वेग शांत तो अधिक चालू शकला नहीं स्वतःपेक्षा ही जास्त वजनदारणावर्त श्रीकृष्णाला शिलाखंड समझू लगला कृष्णा ने गा पकड़ला किभुत बालाकाजूला करू शकला नहीं श्रीकृष्ण ने जोराने का गला पकड़ला तो दैत्य निच्चेष त्याचे बोबळे बाहेर आली बोलणे बंद झाले व प्राण निघून गेले अखेर त्या बालकास हो, तो व्रजामध्ये येऊन पडला तिथे ज्या स्त्रिया रडत होत्या त्यांनी पाहिले की एक अकराळ विक्राळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शेळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले जणू श्री शंकराच्या बानाने घायाळ होऊन पडलेला त्रिपुरा श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर लोंबकळत होते हे पाहून नंदादी गोप गोपीना विस्मय वाटला लगबगिने तिथे जाऊन त्याने श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिली मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणे परत आली जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता तरीसुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुखरूप परत आला हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला ते म्हणू लागले अहो हे केवढे आश्चर्य हो। किती अद्भुत घटना घडली पाहना या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते परंतु हा परत आला आणि त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच घेऊन टाकली साधू पुरुष आपल्या समतेनेच भयापासून वाचवतात हेच खरे आम्ही असे कोणते तप किंवा भगवंताची पूजा केली होती किंवा पानपोई घालणे धर्मशाळा बांधणे इत्यादी लोकोपयोगी कामे केली होती किंवा यज्ञ दान वगैरे केले होते किंवा लोकांचे भले केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला काय आमचे भाग्य आहे त्या महावनामध्ये पुष्कळशा अद्भुत घटना घडतायत हे पाहून नंदाला आश्चर्य वाटले त्याला वासुदेवाचे मन्ने पुन्हा पटले एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती। हे राजा त्याचे जवळजवळ दूध पिवून झाले होते तेव्हा यशोदा त्याची मधूर हास्ययुक्त मुख कुरवाळत होती त्याचवेळी श्रीकृष्णांना जांभई आली आणि मातीने त्याच्या मुखात असे पाहिले की त्यात आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल दिशा सूर्य चंद्र अग्नी वायू समुद्र द्वीप पर्वत नद्या वने आणि सर्व चराचर पदार्थ भरले आहेत परीक्षिता आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून हरिनाच्या पाडसाच्या डोळ्यासारखी डोळे असलेली यशोदा थरथर कापू लागली तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले ज्या ठिकाणी सातवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण